वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग चौतीसावा शिरपणखा आमात्यांच्या समक्ष कठोर शब्द बोलली तेव्हा क्रुद्ध होऊन रावणाने तिला विचारले कोण हा राम काय त्याचे वीर कसे त्याचे रूप कसा त्याचा पराक्रम पार पाडण्याला अत्यंत कठीणाशा दंड कारणात हा कशाला आलाय रामाचे आयुध कोणते की ज्याने राक्षस मात्याने मारले खराला दूषण त्रिशिरा यांनाही युद्धात केले सुंदर अवयव असलेल्या शरपणखे तुला के असे केले असे त्या राक्षस राजाने विचारले तेव्हा ती एक रोधाने भान विसरली मग तिने जसे प्रश्न विचारले तशी उत्तरे देऊन सांगायला सुरुवात केली लांब बाहू मोठे मोठे डोळे असणारा चिरा काळे कातडी का अंगावर घातलेला मदनासारखे रूप असणारा राम हा दशरथाचा मुलगा आहे सोन्याची वलय घातले तो जमकणारे बाण टाकतो तो महाबलवान राम बाण घेतो किंवा ओढतो किंवा बाण टाकतो किंवा हे ते युद्धात मला कधीच दिसले नाही मात्र शरवर्षावाने ते सैन्य मरत असलेले मी पाहत होते इंद्राने गारांच्या वर्षावाने उत्तम आलेले पीक मारावे तसे पायावर उभे असणाऱ्या त्या एकट्याने तीक्ष्ण शराने भयंकर शक्तिशाली अशा चौदा हजार राक्षसांना मारून टाकले अर्ध्या घटके घटकेत दूषणासह खराला मारले ऋषीना त्याने अभय दिले आणि दंडकाराने सुरक्षित बनवले मी एकटी कशी कशी नुसता अपमान होऊन त्या महात्म्याच्या हातून सुटले कारण सुप्रसिद्ध रामाला स्त्रीवध करण्याविषयी अनिच्छा होती भावा भावार प्रेम असा वीर आहे तो रागीत अजिंक्य विजयी पराक्रमी बुद्धिमान बलवान रामाचा अगदी उजवाहत आहे नव्हे बाहेर असणारा प्राणच आहे रामाची प्रिय धर्मपत्नी मोठ्या डोळ्यांची पूर्ण चंद्रासारखे वदन असणारी नित्य भरत्याचे प्रेय प्रिय आणि हित करण्यात रता असणारी ती लांब सडक केस असणारी सोंडेप्रमाणे मांड्या असलेली सुस्वरूप आणि यशस्वीनी त्या वनातल्या देवतेप्रमाणे शोभते जणू ती दुसरी लक्ष्मीच बावन कशी सोन्याच्या वर्णाची तीची कांती आहे लाल आणि लांब तिची नखे आहेत तिचे दर्शन शुभ आहे तिचे नाव सीता ही वैदेही, देखणे आणि सौष्टुक्त आहे आणि ज्याला ती आनंदाने आलिंगन देईल तो पुरंदर इंद्राहून सर्व लोकात अधिक सुखाने जगेल ती सुशील सुरेख शरीराची रूपाने या लोक अजवड असलेली तुला अनुरूप अशी भार्य आहे आणि तू तिचा उत्तम पती होशील कमरेखालचा भाग विस्तीर्ण असलेली स्तनपुष्ट आणि वर उठून दिसणारे अशा त्या सुंदरीला तुझी बायको म्हणून करता मी तिकडे गेले होते तर महाबाहू क्रूर लक्ष्मणाने मला असे विरोप केले पण पूर्ण चंद्रासारखे मुख असणाऱ्या वैदेहीला तू पाहिलीस तर लगेच तुझ्यावर मदनाचे शरण रोखले जातील तुझ्या मनात जर ते आपली भार्य असावेसे आले तर जय मिळवण्याकरता आपला उजवा पाय चटकनं इकडे उचल राक्षसेश्वरा रावणा माझे बोरणे जर तुला पसंत पडत असेल तर, मनात कसलीही शंका न आणता मी सांगते तसे कर तुझ्या पुढे त्यांची काही शक्ती नाही हे लक्षात घेऊन हे महाबलवंतक्ष लावण सीतेला तुझी भाऱ्या म्हणून घेऊन वेगाने जाणाऱ्या बाणाने रामाने जनस्थानात राहणारे राक्षस मारायचा ऐकून आणि खऱ्याने दूषणे मारले गेल्याचे पाहून तुला आता जे करायचे वाटते ते, ते तू करावीस अरण्यकांडाचा चौतीसावा सर्ग समाप